वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग आठवा एवढा मोठा प्रभाव असणारा तो धर्मज्ञ महात्मा मुलाकरता तळमळत असता त्याला वंशवृद्धी करणारा मुलगा झाला नाही त्यासंबंधी चिंता करीत असता त्या महात्म्याच्या मनात आपण अश्वमयच यज्ञ का करू नये असा विचारला यज्ञ करायचाच असा आपल्या मनाचा निश्चय सर्व मनाच्या मंत्र्यांसह करून तो बुद्धिमान महा पुरुष सुमंत्राला म्हणाला हे मंत्री मंत्रीश्रेष्ठ माझे गुरु आणि पुरोहित या सर्वांना माझ्याकडे झटकन घेऊ नये तेव्हा सुमंत्र झटकन वेगाने सर्वांकडे जाऊन त्या सर्व वेद पारंग सुयश वामदेव जाबाली काश्यप आणि पुरोहित वसिष्ठ यांना आणि इतरही जे उत्तम द्विजे होते त्यांना घेऊन आला त्यांचा सत्कार करून धर्मात्मा राजा दशरथ पुढील धर्मार्थयुक्त मधुर वचन त्यांना मी पुत्रा करता तळमळत असता ते सुख मला लाभलेले नाही त्याकरता अश्वमेध यज्ञ आपण करावा असे माझ्या मनात आले आहे तेव्हा शास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे मी यज्ञ करू इच्छितो माझी इच्छा कशी पूर्ण होऊ शकेल याचा तुम्ही मंडळी विचार करा त्यावर राजाच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या वचनाची वशिष्ठा ब्राह्मणाने ठीक ठीक अशी स्तुती केली आनंदित होऊन सगळे दशरथाला म्हणाले साहित्य सामग्री जमा करा आणि घोडा सोडा शरीरच्या उत्तरतीरावर यज्ञभूमी तयार करा राजा पुत्राच्या इच्छेने तु तुला ज्या अर्थी अशी धर्मयुक्त बुद्धी झाली आहे त्या अर्थी तुझ्या मनात असल्याप्रमाणे तुला पुत्र अवश्य होईल हे द्विजांचे भाषण ऐकून राजा संतुष्ट झाला आणि हर्षाने डोळे डबडबून येऊन आमात्यानं म्हणाला माझ्या गुरुने सांगितल्याप्रमाणे इकडे साहित्याची जमवाजमाव करा सोबत उपाध्याय देऊन समर्थ पुरुषांच्या हाती सोपून अश्व सोडा आणि शरीच्या उत्तर तीरावर यज्ञभूमी स्थापन करा विघ्न निवारण करणारे शांतिकर्मे यथाक्रम आणि यथाविधी पार पाडा हे सर्व करूनही राजाला असा यज्ञ सिद्धीस शक्य आहे का असा श्रेष्ठ यज्ञास जर दुश्चिन्हक वेळ दोष घडला नाही तर शक्य आहे कारण विद्वान ब्रह्मराक्षस यत्तकिंचितही दोष काढायला टपलेले असतात विधी अनुसार यज्ञ न करणाऱ्याचा तत्काळ नाश होतो म्हणून माझा यज्ञ विधीपूर्वक समाप्त होईल अशी व्यवस्था करा हे करण्याला तुम्ही समर्थ आहातच ठीक आहे असे अनुमतीदर्शक सर्व मंत्री बोलले वरीलप्रमाणे राजाचे वचन ऐकून ते धर्मज्ञ राजाला आशीर्वाद देऊन बरे म्हणाले राजाने निरोप दिल्यानंतर ते सगळे जसे आले होते तसे परत गेले त्या सर्व विप्रांना निरोप दिल्यानंतर राजा सचिवांना म्हणाला ऋत्विजाने सांगितल्याप्रमाणे तदनुसार यज्ञाची तयारी करा जसे असे जमलेल्या सचिवांना सांगून तो महामती राजश्रेष्ठ त्यांना निरोप देऊन आपल्या मंदिरात गेला तेथे जाऊन राजाने आपल्या प्रिय पत्न्यांना सांगितले मी पुत्रप्राप्ती करता यज्ञ करणार आहे तुम्ही दीक्षा घ्यावयाची आहे त्या अतिप्रिय वचनाने अत्यंत कांतिमान अशा त्या राण्यांची मुखकमले हिवाळा संपल्यानंतर फुलणाऱ्या कमळासारखी प्रसन्न झाली बालकांडाचा आठवा सर्ग समाप्त